सह असा थे वर त्या पुराण्यात मांडला आहे तिथे मोठा भगवा झेंडा फडकत राहतो नाही मी आणि त्याच्या जवळ सहा सात चांगल्या प्रकारच्या दगडी मूर्ती आहेत त्या वर त्या आहेत बाकीच्या धातूच्या आहेत त्या खाली देव घरात आहेत आणि असे पंचवीस तीस तरी गणपती खुशा नरम होऊ गप्च होऊ बसले आहेत काही गडबड तरी त्याचा काही अनुभव वेळावाकडा आला नाही पण असं कुठं कुठं होत आम्ही एक दिवस पहिल्यांदा हे सिद्ध टेकला गेलो सिद्धटेकचा देव उजव्या सोंडेचा ते कडक आहे मोरगावचा कडक नाही याच्यापेक्षा गणपती मोठा कुठं आहे का जगात हा जर गपचुप नरम आहे तर दुसरे कडक असतील पेक्षा पण त्या पुजारण घरचं तुम्हाला मध्ये नाही जात का म्हणजे आमचा देव कडक आहे हा मी मोरगावून ना तर ते मोरगावून या की कुठं नाही या म्हणत नाही जमायचं नाही जमायचं नाही जमायचं हे हिरम भाऊन काका होते आमच्या हे यांनी सांगितलं ना काय आता हो मला आपण स्नान करून आलो सोहळ्यात आलो हा नाही म्हणतो म्हणलं काहीतरी मार्ग असेलच आणि सांगितलं गाव तुमच्या इथं ब्राह्मणाला दक्षिणा देण्याची पद्धत आहे की नाही आहे ना, तुम ना? ना? तुम तुम्ही ब्राह्मण जमा करू शकाल का तुमच्या इथं किती आहेत ह ब्राह्मण असा एक अजब प्राणी आहे की हा एका जागी नाही सापडायचा तो ब्राह्मण बोलवाय करता गेला की मी देवळात गेलो आणि तो ब्राह्मण घेऊन येईपर्यंत मी पूजा करून बाहेर आलो काही त्या गणपतीने माझा त्यापर्यंत वाईट केलं नाही पुजाऱ्यालाही कळलं काय झालं ते मलाही कळलं आम्ही दोघं एकमेकाकडे पाहिलो हसलो आणि प्रत्येक ब्राह्मणाला दोन दोन रुपये दक्षिणा दिली नमस्कार केला सोळा सतरा रुपये गेले पण देवाची पूजा झाली ते काय होत गेलं ते गेलं त्यांना सगळ्याला दक्षिणा मिळाल्यामुळं काही बोलू शकले नाही असा गणेश नरम नसतो कडक नसतो काही नसतो गणेश गणेशच असतो आणि तो उजव्या सोंडेचा असो कि डाव्या सोंडेचा असो सारखं फळ देत असतो हे सगळे जण लक्षात ठेवा आणि उगीच्या उगी घरातले उगी। गणपती काढायच्या भानगडीत पडू नका हे या पंचमखंडात सांगितलेलं आहे माझ्या जवळच काही नसतं जरी तुम्हाला विनोद वाटला बोलताना त्यांची पद्धत आहे बोलायची म्हणू पण आस्ते पोहतीतलं तेच आम्ही सांगतो आमच्या जवळचं काही सांगत नाही या पंचमखंडा मध्य गणेश पूजा दोन दोन प्रकार एक कोर्ती सम कि मना मध्य मूर्ति की कल्पना सगले उपचार पूजा कि सगे मनो उपचार मनोमन समर्पण करावे ये निराधार पूजा या निराधार पूजे केकारीन एक प्रकार है कि जिथे कड़ फुल ते वा काय सुंदर आहे काय अप्रतिम फुलं आले आहेत या ठिकाणी असणारा जो भगवान तो या फुलाच्या सुवासानी या फुलाच्या रंगाने प्रसन्न होव अशी कल्पना करावी म्हणजे त्या साधकाला उठायची पंचायत पडत नाही फुलं दुर्व आणायची पंचायत पडत नाही व्हायची पंचायत पडत नाही तो तोच सगळीकडे भरला आहे काय कुणाला व्हायचं कुठून काढायचे आणि कुणावर ठेवायचे ही निराधार पूजेची सगळ्यात मोठी पद्धत आहे याला मानस पूजा असं म्हणत असतात आणि या पद्धतीने ही पूजा होते ही या खंडात सांगितलेली आहे त्याचप्रमाणे या शमी मंदार दुर्वेच महत्व सांगितलेलं आहे त्याच्या अनुरोधाने गणेशाची उपासना कशी करावी हेही सांगितलेलं आहे आणि मग गणेशाचे उपाख्यानं दोन सांगितलेले आहेत अशा बऱ्याच गोष्टी या खंडामध्ये वर्णन करण्यात आल्या आहेत त्याचा आत्ता थोडा बहुत विचार करायचा आहे सर्व या पंचेश्वरामध्ये विवाद उत्पन्न झाला की आपण सगळेच मोठे आहोत मग गणेशाची अग्रपूजा सर्व पूजा ही कशा करता हे सगळी घटना विंध्याचल नावाच्या पर्वतावर झाली तिथे त्यावेळेला आदिशक्ती भुवनेश्वरी राहत होती ती महिषासुरा करता प्रभूची कृपा तिथे संपादन करून संपन्न झाली होती आणि विष्णू आणि शंकर तिच्याकडे आले ते म्हणतात तू या गणेशाचं प्रस्था फार माजवलं आहे हे काही बरोबर नाही आम्ही याची परीक्षा घेतल्याशिवाय आमच्या साधकानी याची पूजा पहिल्यांदा करण्याची गरज काय मग याच्या पूजेतून उरलेल्या वस्तूंनी आमची पूजा होणं म्हणजे आम्ही उच्चिष्ट भोक्त होत नाही का आमचा अधिकार कमी आहे का मग या गणेशाची सर्व अधिक पूजा करण्याची गरज काय देवी पार्वती ती आदिशक् संगती है कि बाबान वेदानी अपना लंबोदर मंटेल नहीं एक गणेश लंबोदर है अपन सगले स्वल्पोदर अपन कोणी लंबोदर नहीं जसा पूर्वी वक्रतुंडा अर्थ संगित होता एक दंता संगित होता असा लंबोदरा चाहिए मराठी भाषे ज्याच पोट लंब रुंद मुक्ट आए तो लंबोदर असा संस्कृतमध्ये अर्थ नाही यश्वमिदम प्रसूत ब्रह्मानी तजरे स्थिती अनंतरूप जठरम हि यशोदर प्रणतोस्मित्यम असं मुदगोल पुराणामध्ये गणेश हृदय नावाचं एक स्तोत्र आहे त्याच्यामध्ये या एकवीस नावाचा विशेष अर्थ आहे आणि त्यातला हा श्लोक आत्ता तुम्हाला सांगितला ज्याच्या उदरातून ज्याच्या सत्तेनी सगळं विश्व निर्माण होतो परंतु जो कुणाच्या उदरातून निर्माण होत नाही त्याला लंबोदर म्हणतात असा लंबोदर शब्दाचा अर्थ या पुराणकाराने केलेला आहे जगदंबा लंबोदराची भक्त आहे कुणाला कोणतं नाव आवडतं कुणाला कोणती उपासना आवडत त्या तंत्राप्रमाणे देवी पार्वतीला त्या आदिशक्तीला लंबोदर हे गणेशाचं नाव सगळ्यात जास्त आवडत काही काही वेळेला काही काही नावावर विशेष महत्व दिलेलं असतो आणि ते नाव इतर नावापेक्षा छत्रीभूत असतात त्यातले काही विशेष प्रसिद्ध असतात असे गणेशाच्या नावात स दोन नावं सर्वोपरी श्रेष्ठ याच्या मुकाबल्यात पुन्हा जगातलं कोणतं गणेशाचं नाव यापेक्षा श्रेष्ठ नाही पहिलं आहे गजानन, आणि दुसरा आहे मयुरेश हे दोन नाव गणेशाच्या नावात सर्वोपरी श्रेष्ठ तसे सगळे श्रेष्ठ पण त्यातल्या त्यात, त्यात जर तर भाव आला तर मग या दोघांचा विचार प्रामुख्यानी केला जातो त्यात गजानन नावाला अतिश्रेष्ठत्व आहे या लंबोदराची उपासना ती करणारी असल्यामुळं विष्णू शंकरांना समजावून सांगते आपण लंबोदर नाही म्हणून तुम्ही जी वेदानी सांगितलेली पद्धत आहे ती अगव मोडण्याच्या भानगडीत पडू नका शक्ती त्या देवांना सांगते कोणतंही काम शक्तीच्या माध्यमातून होत सगळ्याच खंडाचा सगळ्याच तर विचार असतो निव्वळ एका देवीचा किंवा एका कोण्या बाईचा विचार असा नाही तो मर्यादित कोणत्याही कार्याला सफलता येण्याकरता आधी शक्तीची गरज आहे शक्ती त्या शिवाला समजावून सांगते विष्णूला म्हणजे आनंद ब्रह्माला समजावून सांगते की उगीच्या उगी, उगी वेदाचा मार्ग मोडू नका आणि आपल्या मनाप्रमाणे काहीतरी करू नका पण हे दोघेही समर्थ या दोघांनी एकदमच प्रभूचं आव्हान केलं पूजे करता बसले आणि अपार नैवेद्य तयार केले पर्वतप्राय नैवेद्य अन्नकूप महोत्सव झाला त्या दिवशी भगवान विचार करतात दोघांनी एकदम मला बोलावणे दोघांनी अशी पर्वतप्राय अन्नाची निर्मिती करणे काय कारण आहे आज त्यांच्या बुद्धीचा विचार झाल्याबरोबर कळलं आमची परीक्षा घेत आहेत ती सत्यसंकल्प हवाची सिद्धी काढून घेण्यात आणि जेव्हा नैवेद्याची वेळ आली तेव्हा एकाच खासात ते सगळं पर्वतप्राय अन्न खाल्लो आणि सांगितलं आमची भूक थांबली नाही नैवेद्य पुन्हा नैवेद्य प्रगट हो काय आणि मात्र प्रकट झालं नाही एक एकमेकांकडे पाहायला गेले तो आता काय झाली ती सिद्धी गेली कुठे हा सिद्धी पती आहे आणि याच्या हाताखाले एक सिद्धी नाही ती जी महा सिद्धी आहे तिच्या हाताखाले चौसष्ट कोटी सिद्धी आहेत त्या चौसष्ट कोटीतल्या एक दोन अगदीच मामुली नगण्य जरी आल्या तरी माणूस स्वतःला ईश्वरावतार म्हणून घेतो कुणाला थोडसा असा प्रत्येक हात केला की ते अंधारा काढता येतो कुणाला भस्म काढता येतं कुणाला पेडा काढता येतो कुणाला खारका बदाम काढता येतात काय काय का हयती त्याची ते तर स्वतःला ईश्वरासारखेच समजतात अरे असे जर खारका बदाम दोन चार काढल्यावर ईश्वर झाला असता तर मुंबईचे खारका बदामचे व्यापारी हे तर महाईश्वर झाले असते जर थोडंसं असं हात केल्याबरोबर अंधारा काढता आला असता तर हे जिथे लाखो टन लाकडं जाळल्या जातात आणि तिथे पर्वत प्राय राखायचा ढीक पडतो या माणसाला काय म्हणायचं पुढे असं नुसतं काही काढलं गेलं म्हणजे ती सिद्धी फार मोठी झाली असा त्याचा अर्थ नाही परंतु हे सिद्धी तात्पुरती वापरता येत जे कोणी हे पेडे काढतात खारका काढतात बदाम काढतात यांना जर खायला दिलं तर दुसऱ्या दिवशी यांना काहीच काढता येत नाही आणि हे त्याच्यातला एक कणभर सुद्धा खात नाहीत हे तुम्हाला देतात आणि चार श्रीमंताला दोन खारखा मिळतात गरीबाला मिळतच नाही अशा जर नुसत्या खारका काढून वाटल्या असत्या तरी लोकांची भूक भागली असती आणि दारिद्र्य सगळं नष्ट झालं असत पण हे सगळ्या देशाला पूर्ण इतक्या खारखा का नाही काढतायत हे चार काढता येतात दोन मिनटापुरत्या आणि ते स्वतःला खाता येतच नाही अशा मामूली सिद्धी मिळाल्या तरी तो स्वतःला काहीतरी अद्भुत समजतो आणि जीचा जवळ अशा चौसष्ट कोटी सिद्धी असती ती जगदंबा जावेला वेळेला इथे हात जोडून उभी असेल आणि यांच्या कृपेची अभिलाषा करत असेल आणि आ सिद्धी पती ज्याला मिळाला असेल कि दुर्लभे विघ्नहारे प्रसन्न असं विघ्नहार प्रसन्न झाल्यानंतर दुर्लभ काय आहे म्हणून त्याचा शेंदूर लावल्यानंतर लोकाच्या समोर झोळी पसरायची गरज काय आहे मालक जर सिद्धीपती आहे दुसऱ्याला भीक मागायचं काय काम आहे त्याला समजत नाही का आम्हाला किती द्यायला पाहिजे किती नाही आणि आम्ही रोजच जर त्याला भीक मागत बसलो तर तो म्हणाल काही दुर्दैवी माणूस आहे अरे माझ्या कृपेची अभिलाषा करा मागता काय सारखे परंतु जेव्हा देतो तेव्हा छप्पर फार देतो इथलंच तुमच्याच गावचं उदाहरण आहे इथे आमच्याकडे ते पत्रक आहे शिल्लक अद्याप कि दहा दहा रुपये जर महिन्याला पाठवले तर आम्ही करता देवाचे अभिषेक पूजा करू तुमच्या कल्याणाची कल्पना करत बसू असा एक काळ इतला एका माणसाचा होता पुढे छाप्पार फार त्यांच्याकडे मोरया देतच राहिला देतच राहिला सगळे लोक ओरडत राहिले की हे काय आहे ते केव्हा काहीतरी करून ठेवलं होतं इतकं येत राहिलं की ते घागरी भरल्या आणि चोरांनी घागरी चोरल्या हेही इथल्याच एका माणसाची कथा आहे ही सत्य कथा आहे असा जेव्हा देतो तेव्हा असा देतो आणि त्याच्या आधी त्याच माणसाला दहा दहा रुपये मागायची पाळी होती हीही इथलीच कथा आहे म्हणून आराधन करत राहा भक्ती करत राहा कधी मिळेल कधी तुमचं दैव उदयाला येईल याचा काही अंथ नाही आणि जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला दुसरीकडे जोडी पसरायची गरजच काय आहे काही राहणार नाही हे इथलं प्रत्यक्ष प्रमाण आहे त्या जगदंबेनी नको म्हणून सांगितल्यानंतर जेव्हा ऐकत नाहीत उपद्व्याप करतात तेव्हा ती सत्यसंकल्प सिद्धी गेली आणि जेव्हा अनुमात्र नैवेद्य प्रगट झाला नाही तेव्हा भगवान म्हणतात खाण्याची व्यवस्था लवकर करा नसल्यास आम्ही तुम्हाला उचलून प्राणायास् करायला किती वेळ लागतो पूजा करून पळाले सामान्य माणूसच घाबरतो पळतो असं नाही विष्णू शंकर पळाले बाकी त्यांची काय किंमत आहे आणि ते नेमके देवीकडे आले ती जगदंबा सगळं लक्षात घेतली झाली तिने दोन दुर्बा सगळ्या जगातल्या अन्नाची कल्पना करून अमृतमय ते अन्न त्या प्रभूला मिळव असं म्हणून दोन दुर्बा त्याच्या हातावर ठेवल्या सांगितलं जगदीश्वरा तुझ्याच कृपेनं तू तुझं पोट भरतोस आमच्यात आणि तुझ काय होणार नाही म्हणजे त्या बिचार्याला ते बिचार त्याच्या कृपेनं तुला मिळते तर ते बिचारा लोक असे अजब आहेत त्याला बिचारायला आपल्याशिवाय कोण आहे म्हणून एक चटकोर पोळी त्याच शिंपडलेला भात एक वड्याचा तुकडा नैवेदे असा असते एका माणसाचं पूर्ण पोट भरेल इतका नैवेद्य वाढला पाहिजे आणि तितका प्रभु खातो आहे त्याला आपली दृष्ट लागून नये म्हणून मुका त्यानं पडदा सोडून डोळे मिटून मधला बसला पाहिजे पडदा सोडल्यानंतर बाहेर त्याला दिसणार नाही पण मधला टकटक पाहू लागला तर त्याने त्याच्याकडे पाहायचं नाही आणि एका माणसाच्या जेवायला जितका वेळ लागेल तितका वेळ थांबला पाहिजे म्हणत पडदा उचलायचा अशी ती पूजा करण्याची पद्धत आहे जेव्हा सगळ पूजा होत असते तेव्हा परमात्माची आदब कशी राखायची हे या खंडात खूप सांगितलंय आणि या पद्धती पद्धतीप्रमाणे आपण काही करत नाही म्हणून पूजेच फळ कवडी मिळत नाही वेळ पुष्कळ जातो दिसत खूप की बाबा बाबा बाबा काय अन्न बोल त्याचं अन्निक आलं नुसताच वेळ गेला निकाल झालं हे याच हा व्यवस्थित कळला जे चांगलं आहे ते परखड आहे ते काही के ऐकायला गोल नाही लोक म्हणते काय असं कुठं सांगत असते इतकं इतकं करायच का, सांगितलं का, तुमची गरज काय नरम करून सांगण्याची जानी पोथे लिहिल्या त्यांनी कड़ून एक पैसा मागितला नाही तुमच्या कल्याणाकरता तुम्ही कसं वागायचं हे लिहून ठेवलं आणि तुम्ही जर तसं नाही वागला तर त्याला व्यासानी काय करायचं म्हणून काही जे आज मिळत नाही कुरकुर असते की आम्ही इतकं करतो पण आम्हाला मिळत नाही इतकं करता म्हणजे पागलपणाच करता, करता का नाही इतका दुसरं चांगले काही करता का चांगलं केलं की चांगलं फळ मिळालंच पाहिजे जाईल कुठे हा सिद्धांतच ठरलेला आहे हे या खंडात फार मजेदार समजावून सांगितलंय त्याच्यामध्ये माणसं पूजा तर फारच जोरदार सांगितली आहे ती सगळी क्रमांमानी त्या जगदंबेने दोन दुर्वा दिल्याबरोबर भगवान तृप्त झाले आणि ती, ती प्रार्थना करते तुझ्याच मुळे हे सगळे विकार उत्पन्न होतात दया कर अज्ञानी आहेत परमात्मा त्यांच्यावर क्षमा करतात हे विष्णू शंकराला माझ्या भक्तानी माझी पूजा आधी करावी असं वाटल्यानंतर घडले लोक मग बाकीच्या अनुयायांनी त्याच्या भक्तांनी जर समजा हट्ट केला की मी विष्णूचा भक्त आहे मला गणपतीची गरज काय मी शंकराचा भक्त आहे मला गणपतीची गरज काय मी सूर्याचा भक्त आहे देवीचा भक्त आहे मला गणपतीची गरज काय तर त्यांना झटके खावे लागतात तर त्यांच्या भक्तांना खावे लागले तर आश्चर्य काय म्हणून वेदाची आज्ञा आहे सर्वप्रथम गणेश पूजन स्मरण करणे आणि मगच दुसऱ्याची पूजा करणे हे या कथेचं रहस्य आहे हे ज्या वेळा त्या विंध्याचल पर्वतावर घडलं तेव्हा त्या देवीच्या पूजेची पद्धतच पडली की आधी लंबोदर गणेशाची पूजा करायची आणि ती पूजा वाजत गाजत येते ते लंबोदराचं स्थान त्या विंध्याचल वासिनीपासून जरा लांब आहे एक साधारण मैल बरावर आहे ते पुजारी घंटा वाजवत एक संबळ वाजवत बरोबर जातो आणि तिथे जाऊन आधी गणेशाची पूजा होते देवीचं वाद्य संबळ तिला ते, ते संबळ जास्त आवडतं त्याच्यामुळे जा एक जण पुढे संबळ वाजवत राहतो एक जण घंटा वाजवत राहतो तिथे जाऊन त्या गणपतीची पूजा करतात आणि ते पुन्हा वाजत तसे येतात आणि त्या उपचारातून जगदंबे त्या जगदंबेची पूजा होते अशी आज विंध्याचल पर्वताची प्रत्यक्ष पूजेची पद्धत आहे इथे लंबोदर गणेशाची पूजा होते हा सगळा खंड लंबोदर गणेशाचा सांगितलेला आहे त्याच्यामुळं याचं जास्त महत्व त्याच्यात आहे अशी ती पूजा चालली असताना या शक्तीच्या माध्यमातून काही शास्त गाणपत्य झाले त्यात सर्वप्रथम महाराज मनुचा नंबर लागला आत्ता जे आपले हे मनू आहेत वैवस्वतनावाचे मनू सध्या चालू आहेत हे सातवे मनू महाराज आहेत यांच्या पुढे जे मनू होणार आहेत त्यांचं नाव आहे सावरणी मनू हे आठवे मनू या सावरणी मनूच्या वेळेला ही घडलेली कथा आहे म्हणजे आज चौदा मनवंतला नंतरची आत्ता सांगणं चाललेले आहे यांच्या पुढे सहा होती, आणि हे मधले आठवे आणि पुन्हा पहिले पासून सात अशा तंत्रामध्ये आत्ताची या विश्वाची मांडणी चालू आहे सावरणी मनुला हा अनुभव आलेले आहे आणि त्यांनी ज्या वेळेला जगदंबेचं खूप अनुष्ठान केलं तेव्हा जगदंबा न दिसताना त्यांना गणेश दर्शन झालं राष्ट्रीयच म्हटलंय काय अशी मजेदार स्तुती केली आहे पुढे भगवत कृपेने ज्ञान झालं की जो गणेश आहे ती शक्ती आहे आणि जी शक्ती आहे तोच गणेश आहे म्हणून एक नाव देवीला शोभण्याचं आणि दुसरं गणेशाचं असं स्त्रीवाचक नाव एक आणि पुरुष वाचक अशी एक मजेदार स्तुती या वेळेला आलेले आहे त्या मनूनी केलेली आणि त्या माध्यमातून ती स्तुती आजच्या खंडामध्ये लिहिल्या गेली आहे भगवान प्रसन्न होतात आणि राजा मनूला रा म्हणतात आमच्या कृपेनी तुम्ही एक मनवंतर आता राज्य करा एक मनूचा काळ असतो कृतयुग त्रेतायुग द्वापार आणि कलियुग अशा चार युगाची एक चौकडी एकाहात्तर वेळ झाली म्हणजे एका मनुचा काळ संपत इतकं मनूचं दीर्घ जीवन असत असे मनु एका दिवसात चौदा होतात त्याला ब्रह्मदेवाचा दिवस म्हणतात म्हणजे बारा तासात चौदा मनू एक तास सुद्धा एक मनु पुरत नाही पाऊन तास साधारण एका मनूचं जीवन असत पण आपल्या दृष्टीने मनूचा विचार केला तर कृत्रयत कली चतुर्युग हजार वेळ ला झाले एकाहत्तर वेळ ला झाले म्हणजे एका मनुचा काळ होतो आणि असे चार युग हजार वेळ झाले म्हणजे ब्रह्माजी महाराजांचा दिवस होतो अस भारतीय गणित आहे नाही म्हणजे इसवी सण पूर्व किती अरे कुठला काढला इसवी सण कोण विचारता इसवी सणाला आम्ही कल्पाने मोजणारे ब्रह्माजीच्या इष्ठाने मोजणारे लोक आमच्या इथे काय कोणतंही ब्राह्मणाचं लहानसं पिल्लू कुठेही पूजा सांगायला गेलो की संकल्प करत असत्रितीय आज ब्रमाजीच्या अमुक राशीला चंद्र असताना अमुक राशीला सूर्य असताना अमुक राशीला ब्रहस्पती असताना आज पूजा करतो आहे ही आहे भारतीय गणतीची पद्धत इसविसन कुठला काढला दोन हजार वर्षाची आम्हाला काय किंमत काय आहे हे एकोणीसशे एक्क्याण्णवचं काय महत्व आहे आमच्या दृष्टीनं करीन असा वाढव्य या हिंदुस्थानचा सगळा विचार आहे आणि त्या तंत्राप्रमाणे या पुढच्या मनूला जगदंबेच्या कृपेने गणेश उपासना मिळाली आणि ते महाराज म्हणून भगवंताच्या भक्तामध्ये एक अग्रेसर भक्त ठरलंय अशी एक कथा याच्यामध्ये आलेली आहे अशाच कथेचा विचार करत असताना राजा दक्ष प्रजापती म्हणतात आपण मला या प्रभूच्या पूजेच थोडतरी थोड तरी सांगाच म्हणून तिकडे वरले आहेत हे जरा आता थोडं ऐकायला जरा कसं वाटतं ते पा ना उद्या सांगा काय वाटलं ते ज्याला कोणाला पूजा करायची असेल त्याच्या आधी सगळं पहिलं काही डोक्यात राहा लागत असेल तर ती मूर्ती जिवंत आहे ही पहिली कल्पना पाहिजे आपल्या जवळ साधारण ही कल्पना नाही म्हणूनच आपण कशी अस्ताग्रस्त बसतो वागतो बोलतो वाहतो चालतंय आपलं भगवान जिवंत आहे ही कल्पना जोपर्यंत साधकाची होणार नाही तो त्यांनी केलेली पूजा काही फळ देणार नाही आपण पूजा करताना श्रद्धा नसते असं नाही श्रद्धा आहे म्हणूनच करतो पण ती श्रद्धा व्यवस्थित नाही डोळच नाही ती वेडघळ श्रद्धा आहे पूजा करत असताना धातूचा म्हणा लाकडाचा म्हणा मातीचा म्हणा दगडाचा म्हणा असा देवघरात असतो मूर्त्या आठ प्रकारच्या असतात काही चित्रामध्ये काढलेल्या असतात काही लाकडी तयार केलेल्या असतात काही गायीच्या शेणाच्या तयार केल्या असतात काही पाषाणाच्या तयार केल्या असतात काही रत्नाच्या तयार केल्या असतात आणि काही धातूच्या तयार केलेल्या असतात ज्याला ज्याला जसं जसं वैभव असेल आणि जसं परवडत असेल तशा त्याच्या घरी देवाच्या <स्थी> मूर्ती असतात अशा मूर्ती असल्या म्हणजे वेदाची पद्धतच असल्यामुळं कोणताही देव जरी आपणाला आवडत असला तरी गणपती पूजन करून मग देवाची पूजा करणे हा प्रशस्त मार्ग देव कोणता तरी एक असावा मग कोणावरही तुमचं प्रेम असो हो? पण तो एक असावा पायलीचे पन्नास नसावेत आणि अव्यभिचारी भक्ती असत जशी पतिव्रता स्त्री लाजून काजून अनेकांनी आग्रह केल्यानंतर पतीचं नाव घेते अस भगवंताचं नाव घ्यावं इतक्या गोर पद्धतीत सगळ्या रस्त्याने गजान गजान ओरडायला काय झालं राम राम राम जोर जोर बाप पुकार कशाला तू तुझ्या करता पूजा कर तुझ्या करता जप कर तुझ्याकरता स्मरण कर सगळ्या गावाला उपद्रव का आणि त्याला श्रद्धा म्हणतात काय त्याला साधू म्हणतात का त्याला महात्मा म्हणतात का पण प्रदर्शनावर आपला जास्त जोर आहे कार्यक्रमापेक्षा त्या प्रभूचं नाव अत्यंत आरामात व्यवस्थित घ्यावं आणि एका कुण्यातरी तरी वेशाची पूजा करावी जेव्हा केव्हा आपला देश असा मजदार आहे एकच देव पण त्या साधकांच्या कल्पना मात्र निराळ्या एकाचा देव तरणा पान हतामध्ये धनुष्य पाण घेऊन उभा आहे आणि दुसऱ्याचा देव लहान लेकरू आहे ते अवखळ आहे अशी त्या दुसऱ्या साधकाची कल्पना आहे असे दोन महात्मे एकदाच आपल्या इथे जन्माला आले एकाचं नाव तुलसीदास दुसऱ्याचं नाव सूरदास हे सूरदास जन्माध या हो सूरदासाची उपासना बाल यांचा कृष्ण लहान होता सात वर्षाच्या आतला अतिशय खोडका भयंकर खोड्या करणारा या माताऱ्याला न आवरणारा यांचा रात्रंदिवस मित्र असलेला यांच्याबरोबर दिसणारा खेळणारा यांना बाहेरचं जग जरी दिसत नव्हतं तरी यांचा काना यांना दिसत होता यांची अंतरदृष्टी उघडी होती बाह्य दृष्टी गेली होती पण यांना श्रीकृष्ण दिसत होता आणि त्याच वेळेला तुलसीदासाची उपासना रामचंद्राची होती त्यांचा भगवान तरुण होता आता मध्ये धनुष्य बाण घेतलेला होता दोन साधक अपसाद गप्पा करत एका जागी बसले होते दोन्ही भक्त आणि एक हत्ती सुटला दिल्ली दिल्ली त्या दिल्लीमध्ये दोघे दिल्लीत होते त्या दिवशी आणि एक हत्ती बेफाम सुटला आणि तो महात मोठ्याने ओरडतोय हत्ती बेफाम झाला रस्त्यात कोणी उभा राहू नका बाजूला सारखा तूरदास उठले की लागले पळायला तुळशीदास घाबरले या माताऱ्याला दिसत नाही काही ना नाही पडतो कुठं याने विचारलं हा कुठं चाललंय तो होरडेच ऐकू येतो तुम्हाला ते माझ पिल्लू कुठतरी रस्त्यात गडबड करत उभा राहील हत्ती कसा असते पाहायला का जाईल असते गेला म्हणजे तो हत्ती चिडलेला त्याच्या अंगावर येईल आणि तसा अंगावर आला जर हातपाय मोडला तर मी काय करू शकतो म्हणून मला त्याला आधी शोधून धरून ठेवलं पाहिजे पक्क नाहीतर हाती समोर आलो तर काय करता तुलसीला हसले हो समजा अशी जर वेळ आलीच तर मग आमच्या देवाच्या हातात जे धनुष्यबाण आहे त्याचं काय ते नुसता फोटो काढाय करता ठेवला त्याचा काय फायदा पण ते तत्वज्ञानी या म्हाताऱ्याला पटलं नाही हे मरमर करत रस्त्यावर गेलेच गेले पर ते यांच्या कल्पने प्रमाणात बरोबर घडलं ते रस्त्यामध्ये आपलं व्यवस्थित उभं होत पाहत लोक ओढतात हाती तिकडून झोडात येतोय आणि हे आपल्या त्या हातीकडे पाहत आता याला काय फिकी रेच्या हे उभं होत तुलसी हे त्यात सुरदात जिला हे रस्त्यात उभा आहे आणि हाती तिकडून झोळत झोळत येतोय तो संतापलेला आहे अंगावर येतोच आहे आणि त्याच्या खाली आता काहीतरी होणार आपण ओढायचे आज घोटाळा होणार तितक्यात एक बाण सु आणि त्याच्या गंडस्थलात बसला की हत्ती चिरचिर करत वापस फिरला पाहाला तुलसीदास म्हणतात अहो थो थोडा भरोसा तर ठेवा आमचं त्यानंतर ते जमलं म्हणून जमलो परंतु माझा, माझा तंत्रात बरो, म्हणजे दोन्ही साधकांच बरोबर आहे भक्ती अशी पक्षी असावी एकच विष्णू दोघांनाही कळत होतो ह्या एकच विष्णू आहे पण एकाला वाटत होतो तो लहान आहे एकाला वाटत होतो तो, तो, तो, तो, तो, तो तरुण आहे आणि आपल्या आपल्या विचारावर दोघे मजबूत होते, असे भक्त असले पाहिजेत तेव्हा भगवान पावत असतो आणि त्या तंत्राप्रमाणे कोण्यातरी एका रूपावर एका नावावर प्रेम करा ते एक नाव जन्मभर घ्या आज एक घेतलं उद्या दुसरं परवा तिसरंच असं बावचळपणा करत जाऊ नये पण सगळं आपलं तसंच नक्की भरोसा कोणावरच नाही चतुर्थीआली चला गणपतीला तेच आता महाशिवरात्री आली गणपती समोर जरी येऊन उभा राहिला आणि याला सांगितलं आज माझ्या देवळात गरबड नाही तू जरा आरामानीय म्हणायचा आज महादेव <laughs> चला पळत गोकुळ अष्टमी आली की श्री कृष्ण महादेव आणि गणपती दोघे जरी बोलावत असलय म्हणे आज कृष्णाशिवाय का रामनवमीला राम आपला राम। भरोसाच नाही नक्की कोण पाहणार आपल्यावर आणि सगळेच्याच मागे लागलेले आपण आपल्या माग कोणी लागत नाही येऊन जाऊ दे काय मागे लागायचं पागल हा आज याला बोलावतो उद्या त्याला बोलवतो परवा त्याला अशी उपासना करू नये उपासना एकच असावी आणि ती एक अनिष्ट असावी म्हणजे भगवान प्रसन्न होतात त्याशिवाय नाही जी कोणती मूर्ती आहे ती मूर्ती जिवंत आहे ही पहिली कल्पना असा आणि देव भूत्वा देवम यजेत हे पूजेचं पहिलं सूत्र आहे आपण देऊन देवाची पूजा करावी हे महाराज समोर बसले यांना विचारा की आधी लगुन न्यास करत असतात लहानशी पूजा असली तर मोठी पूजा असेल तर महान न्यास असत आमच्या प्रत्येक इंद्रियावर एक एक देवता बसो आणि ती ती देवता आमच्याकडून ते ते कार्य घेऊ असा न्यास करून आपण पूजेची सुरुवात करतो पण पुढे पुढे सगळंच नाटक करतो त्या पूजेचं देव त्या तामणातच आहेत याचा एकाक्षरी मंत्र सुरू आहे हे हे अरे काय हे काय पागलपणा बायकोय तशी नवरा आहे तसा पूजा येत सकार झाला का हे पूजेतला मंत्र आहे खोरब शाळेत गेलो का सुंदाई काय करताय बाबी कशाची केली अरे तू पूजा का हे काय चाललंय काय काय देव तामणात काढून देवले, आणि तू आपला नाना प्रकार विचारत राहतो काही गरज आहे का या गोष्टीची परंतु याच या नाव पूजा आणि मग ओरडतात आमच्याकडे लक्ष देत नाही लक्ष देत नाही म्हणून तू जग जगला तरी वास्तविक तिथलं तिथंच मरायला पाहिजे हे काय भावछप आहे ह्याची कुठे पूजा असते <laughs> पण ह्या एका क्षण यंत्राचा अभयंकर जग याला काही नाही कधी जन्मात सवय नाही पूजाच करायची नाही सगळं परावलंबी त्या बायकोनं काढून द्यायचं तर यानं व्हायचं नाहीतर नाही एक सत्य कथा आहे का एका अनंत चतुर्दशीला मी एक पूजा सांगायला गेली पहिले जात तो अशा लहान सहन करत होतो तेव्हा जात होतो पुढे मी हे सोडून दिलं सगळं नकोच पिढा तिथे गेल्याबरोबर त्याली बाई समय आणि तिने नुसती समयी घासलेली चकचक नुसती समय, चक -चक, समय। पुन्हा ओरडलं हे वाद तिने पुन्हा दुसऱ्या वेळा वाद तिसऱ्या वेळा पुन्हा हे तेल ते तीनदा ते ओरडलं मी ओरडलो हे काढ्याची पेटी आणि <laughs> मग त्यानं विचारलं ताहो किती दिवस झाले तुमच्या लग्नाला म्हणजे चाळीस वर्ष म्हणून ही पहिलीच बायक व्हायची दुसरी तिसरी आहे म्हणजे पहिलीच म्हणजे चाळीस वर्ष संसार करता आणि ही समयी म्हटली की नुसती समयी आणते अरे वरे वा कमाल म्हणजे आता तर मला पुढे पानं सांगायचे पत्र्या सांगायच्यात फुलं सांगायचे आम्ही वडाचं पान सांगितलं बाई वडाला गेली ते यायची कधी आणि मग मी त्या उमराचं पान कधी सांगायचं आणि हे पूजा व्हायची कधी असं जर झालं तर आता असं करा काय आणलं असेल सामान ते सगळं आणून ठेवा येतं तो? माझ्या तोंडात येतील ते मंत्र तुम्ही व्हाल ते, ते उपचार आणि होईल ती पूजा <laughs> काय पागलपणा काय तुला झालं काय धडपणी आधी सगळं आपल्या उजव्या बाजूला मांडून घ्यावं आणि जाव्या बाजूला फक्त पाणी ठेवावं आणि मध्यभागी आपल्यापेक्षा उंच देव असावा आपण एखाद्या पाठावर बसून घेऊ जमिनीवर अशी पूजा करू नये नेहमी आपल्यापेक्षा पोथ्या देव उंच असावेत पूजा करत असताना अतिशय अदबशीर व्हावी त्रैलोक त्याचा मालक पूजा घेण्याकरता येणार आणि तुम्ही आपले भावचाळ्यासारखे काही पाद्यम म्हटलं की त्याच्या पायावर पाणी न टाकताना हातावर टाकलं बरं वाटेल त्याला हातावर न टाकताना तोंडावर टाकलं बरं वाटेल काहीतरी वेळा वाकडं बोट खापकान फोसतो घसकानाचा गंध लावतो त्याच्या नाकात जाऊ कानात जाऊ डोळ्यात जाऊ कुठे जाऊ असं तुम्हाला लावलं तर चालेल का ही पूजेची पद्धत आहे का पण नाही असंच आणि ते चतुर्थी असला की गणपती घासा एकादशी असली की विष्णू घासा महाशिवरात्री असली की शंकर घासा कोणत्या तरी देवातले एक काहीतरी देव प्रमुख असतो आणि त्याचे विशेष असतात दिवस त्या त्यावेळेला जसे भांडे घासतात तसे देव घासतात ते तामण देव तांब्या एकदाच घासायचं सगळं आणि घासायचं म्हणजे चिंचेचं गरगट नारळाची बोच्छी आणि रागोळीचं पीठ हे देव घासायचे उपचार उद्या तुम्ही बाथरूम ठेवा नवरा स्नानाला आल्याबरोबर गडगड जरा तोंडून फिरवा थोडस रांगोळीचं पीठ लावा आणि नारळाच्या बुच्छीनं घासा म्हणजे पहा त्याचा हात आणि तुमचा गार किती अंतर आहे जे सामान्य नवरा जर ऐकत नाही सामान्य माणसाला जर हे आवडत नाही तर हे जगजीवन परमात्माला कसं आवडेल पण असंच करताना याच्यापेक्षा निराळ काही ते एक देवपाक असतो ते लग्नाला किंवा मुंजीलाच ते देव पुसायचं वस्त्र बदलायचं असते किंवा देवाच्या खालचे वस्त्र बदलायचे असतात मध्ये मध्ये काही नाही ते जे वस्त्र आहे त्यांना देव पुसायचे त्या देवाच्याच पायाच जे पाणी त्या तांबड त्याच्यात ते गुचकळायचं आणि ते असं झटकायचं थोडस आणि त्याच्या त्या देवपाठाला एक खिळा असतो त्या खिळ्यावर ते वाळत घालायचं त्याच्याच बोरख्यावर त्याच्याच पायाच्या पाण्यानं धुतलेलं त्याच्या डोक्यावर ते वाळत घालायचं आणि ते, <laughs> ते, ते, ते चोवीस तास तसाच ता दुसऱ्या दिवशी पूजेच्या वेळाच त्याला त्याची गरज हेरवी काय गरज आहे असा कधी टावेल तुम्ही धुका असा कधी तुमच्याच बोरख्यावर ठेवला तर वाळला तर चालेल काय आपण करतो ते बरोबर करतो का पण हे असं होत आहे हे प्रत्यक्ष आहे याच्यानंतर काय व्हायला जाईल याचा नियम नाही कसं व्हायला जाईल याचा तर नाहीच नाही मग ते वस्त्र कसे नेसवतील त्या देवाला हळद उस लावतील फेकतात फेकतात या सगळ्याच्या तोंडामध्ये पेडे अडकले पाहूया कुणाला ज्याला दाखवायची गरज आहे त्याला काढायची गरज नाही त्याला ते तोंड धुवायची गरज नाही काय नाही मग ते कुंदरानी चाटा कुत्र्यांनी चाटा मांजरांनी चाटा कोणी माणसानी काढा मुंग्यांनी तर आहेच आहे पुढे कोणीच नसले तर मुंग्या लागाच हे काय पूजा कस फळ मिळेलच पण हे असं हे नारळ जर फोडल्या गेला तर खोबरं सगळं याच आणि नारळाचे टपरन बुच्छ्या त्याच्या त्या देवळात फेकून दिल्या की चालल्या उड्या मारत हे उचलून बिचलून ठेवायचे तिथे काही घाण होते काही मुंग्या लागतील काही माश्या जमतील कोणाने त्याची कदर आहे उलट त्याचं काही पाणी त्या मारुतीच्या ओढख्यावर टाकतात नारळाचं ना फोडलेल्या मग त्याला तिकडे मुंगळ्या लागवत मुंग्या लागवत काही लागो आणि मधलं सगळं खोबरं हा खातो कस <laughs> फळ मिळायचं अशी सगळी पूजेची विचित्र पद्धत आहे काही जण जे एकदा आरती फिरवायला लागलं ते फिरवतच राहतात काही जण जे ठम्म धरून उभे राहतात ते उभेच राहतात अरे इंद्रियाला पंद्रिया किवाड़ा कसी आरती कराई पद्धत है धूप कसा दाखवा दीप कसा दाखवा नैवेद्य दाख त्या दाखवा कशा स गोषी का विचार सग संग्रे व्यवस्थित होने की शक्यता है आणि असं न होताना जर काहीतरी होईल तर फळही काहीतरी मिळतील जे करावं ते भरावं हा शिरस्ता आहे म्हणून ज्या पद्धतीत तुम्ही आचार विचार करत असाल त्या पद्धतीचे तुम्हाला फळ मिळतात हे अति थोड्या शब्दात सांगितलं म्हणजे त्यांचे शब्द ते याच्यापेक्षा कितीतरी कडक आहेत त्यातल्या त्यात तुम्हाला थोडं बरं वाटावं एवढ्या करता सांगितलं तर तेही इतकं कठीण आहे मग नाही म्हणे श्रद्धा असली म्हणजे झालं जे करा वाटलं ते करा पण मन त्याच्याकडे लबास मन त्याच्याकडे असल्यावर असं होतच नाही मन त्याच्याकडे नसल्यावरच असं होत असतंय मन त्याच्याकडे असलं की सगळी वस्तू उत्तम असते आयुष्यात एक दिवस फूल वा रोज व्हायची गरज नाही पण ते सगळ्या मोर्गाला पुन्हा दुसरं मिळालं नाही पाहिजे इतकं चांगलं वा नाही म्हणे त्या बाईनं सगळा व्यापार केला आणि जे उरलंय की मी आपलं दोन आणण्यात घेऊन आलो कशाला हे कचरा व्हायला काय कोणता देऊ प्रसन्न होणार असं नाही चालायचं चा। जे फळ द्यायचं असेल एक द्या जे फूल द्यायचं असेल एक द्या परंतु त्याच्यामुळं परमात्मा प्रसन्न होईल असं द्या आता याच्यानंतर काही नैमित्तिक पूजा आहेत परत बावतळलेले आहेत विशेषतः या स्त्रियांमधून जास्ती गडबडी आहेत श्रद्धा या स्त्रियांना जास्त आहे पुरुषापेक्षा त्यांचा एक शब्द आहे भोळा भाव ल बेकार शब्द भोळा भाव म्हणल्याने काम होत का भोळा भाव म्हणून उद्या दुधाच्या जागी एन्ड्रिएन पिलं चालेल का नाही म्हणजे ते पेन हे पेन पातळच होत की दो नाही दोन्ही नाही म्हणजे बायकोना दूध द्यायच्या ऐवजी एन्ड्रिएन दिलं फार लांब आहे काय मराठ <laughs> चालेल का नाही चालेल चा। म्हणून कोणती गोष्ट विचार करा आधी आणि ती शक्य असेल तर द्या एखाद्या बाईला साडी द्यायचा सा विचार झाला तिच्या मनातून तिने आशीर्वाद वाह वाह काय वस्तू मिळाली एखाद्याला बांगड्या भरायच्या असल्या तिने म्हणतो वाह आता हे नवरात्रात ओट्या भरायला जातात काय मजा ते एक विभर फडक असते <kuck> त्याची गाठ पडूच शकत नाही म्हणून त्याला पंचरंगी सुतानं वरतून गुंडाळल्या जात दुकानदार हुशार <kuck> असतात त्याच्यात ला एक फणी असते म्हणजे एका लाकडाला फणी म्हणायचं एक लाकडाचा तुकडा असतो आणि त्याला दोन चार आरे पाडलेले असतात हिच्या डोक्यावर असलेलेही केस जायचे तर नसलेले तर नाहीच पण असलेले जायचे ही फणी त्या जगदंबेला दिलेली ओटी एक काचा तुकडा तो आरसा आणि त्याच्यात त्या, त्या त्रैलोक्य त्या सुंदरीन, जगजननीनं आपलं तोंड पाहायचं हिचा डोळा दिसायचा नाही त्याच्यात तिनं आपला चेहरा पाहायचा सगळा हा आरसा एक लहानस बघव एक त्याच्यात त्या कुंकू असलं तर नसलं तर असते एक चोखणं ते चोखणं कशा करता असते ते तर मला अद्यापही कळलं नाही पण एक चोखणं असत एक बदाम फुटायचाच नाही ती महाकाली होऊन जरी आली आणि दहा तोंडांनी जरी फोडायचा प्रयत्न केला तिनं तरी तो बदाम तिला फुटायचा नाही तशीच खारी खातात यायची नाही मुठभर तांदूळ जन्मात शिजायचे नाही असे तांदूळ अशी खारी असा बदाम असा आरसा अशा बांगड्या ज्याच्या दोनही बोट जायचे नाही त्याच्यात ती जगदंबा आपले हात घालणार आणि ही सगळ्या गावात उप्याप करणार आज मंगळवार आहे अष्टमी आहे नवरात्राचा दिवस आहे तिला कोण बिचारीला ओटी भरून तुझ्या बिचारीला म्हणून ही गेली बिचारी आणि या बिचारीने त्या बिचारीची ओटी भरली आल्या आल्याबरोबर कळते नवराम्य धनान ओरडते हो देवीची ओती भरून आली नवराम्येला असं कसं झालं तू आपल्या हातानच केलं काही झालं नाही तुला, तुला पुढे आरशाची गरज नाही हे तिला कळलं की तू मला असा आरसा देते ना आता पुन्हा तुला अर्षात पाहायची काही गरज नाही नकोच पुढे संपलं म्हणून जसं पेराल तसं उगवे हे लक्षात ठेवून पूजा करत जा जे काही करणार असाल ते अतिशय सांभाळून करा थोड़ करा एक मिनिट करा पण प्रेमानी करा वर्ष अनेक म्हणत नाही दरवर्षी नारदांनी हे राजा इंद्राला याच खंडात सांगितलाय अनाचार असतो मालिन्यम अत्याचार असतो काही न करणं हा मलिनपणा आहे आणि खूप करणं हा गारवपणा आहे चोवीस आहे तास काय याला सोहळं म्हणत नाही सगळेच उपचार सोहळ्यावरच इतला मोरगावचा आचार कोणताच ओळ्यात व्हायचा नाही एकदा सकाळी सोहळा नेसल की सोहळा दिवस काय ताप आहे असं असू नये याला अनेक म्हणत नाही अनेक परिमित असावं थोडं असावं प्रातकालीन असावं नऊ वाजेपर्यंत अनेक आठपन जावं याच्या पुढे जास्त बारा याच्या सगळा अगौरी काळ म्हणून सांगितलेला आहे आणि याच्या पुढचं कधीही या नीट फलद्रुप होत नाही त्रासदायक होतो आणि ते तमोगुत असत अशा सगळे विचार या पंचमखंडात पूजेच्या बाबतीमध्ये झाले आहेत ते अपेक्षा एक ट्लोक आहेत कारण मानस पूजा करायची आहे जवळून एकही पैसा खर्च करायचा नाही तर ते कद्रुपडा कशाला सांगतील त्यांनी रत्नखचित सिंहासन कसं असावं तो मंडपच रत्नखचित कसा असावा तिथे द्वारपाल कसे उभे असावेत मंडपाची रचना कशी असावी प्रभूचं सिंहासन कसं असावं हो। त्याच्यावर भगवान येताना आदप कशी असावी विष्णू शंकरधिक सगळे मोठमोठे देव जय जयकार करत रस्त्यात कसे उभे असतात आणि त्यातून प्रभूची ती गोदिरवाणी मूर्ती त्या सिंहासनावर येऊन कशी बसते हे सगळं इतका मस्त लिहिलं आहे की वा आणि चांगलं टोल आहे मानस पूजा लिहिली आहे अशा प्रकारची पूजा जो साधक करेल त्या साधकाला दुर्लभ काय आहे काही दुर्लभ नाही सगळं मिळेल पण इथं लोकांनी केलेल्या पूजेतून दुर्वा भिजवून पुन्हा जर त्याला वाहिली पद्धत ताटभर जर पूजेच सामान नाही दुर्वाचा पत्ता नाही मग लोकांनी वाहिलेल्या दुर्वा पुन्हा पाण्यात बुचकळा पुन्हा व्हा त्याच्यातून काढलेला त्याचाच त्या पुरा म्हणजे निर्माण लोक जसं करता, तसं पुढे आपोआप मिळतं म्हणून सगळं समजून करा आणि थोडं करा पण प्रेमाने करा मन लावून करा म्हणजे त्याचं फळ मिळेल असं या मानस पूजेचं पुढे फळ सांगितलं आहे बाह्य पूजा कशी करायची ते सांगितली आहे आणि तिच्यात उपचार कसे असावेत काय असावेत आधी पूजेचं सामानच नाही आणि आहे त्याचं याच्या हाताला लागलं तर ते खराब होतात आत देवाचं काही झालं तर म्हणून त्या पळीमध्ये ते थोडस दरिद्री पंचामृत घेऊन त्या देवाच्या बुडख्यावर असा थपटतो ते नाही मग त्या देवाच्या डोक्यात त्या पळीचं युद्ध चाललेलं असत असंच तुमच्या डोक्यावर तर घेऊन आदळला तर चालेल का बरं वाटेल का ते पाणी तुम्हाला परवडेल का घेणं असं कोणता तरी आधी आपला विचार करा आणि देव जिवंत आहे असं समजून पूजा करा म्हणजे पूजा फलद्रुप होईल तोपर्यंत होत नाही आणि तो परमात्मा जिवंत आहे ही कल्पना नाही म्हणूनच आपण बाकीच्या वेगवेगळ्या घटना त्या देवघरात बसून करतो देवासमोर बसून करतो कोणीही साहेबाकडे कोणीही मोठ्या माणसाकडे गेला तर तुम्ही बलताच गोष्टी करता का त्याला जे परवडेल तितक्याच करताना तिथे दुसरं काही बोलत नाही ना मग देवघरात गेल्याबरोबर तुम्ही बाकीच्या चौकशा तिथे का करता कशा करता बोलता काय जरूर आहे म्हणून देवम वा देव हूं देवाची पूजा करा असं या पंचमखंडवाल्यांच म्हणणं आहे हे तुम्हाला दुखून आहे आणि उभे